<coughs> भगवान म्हणतात हे बुद्धिमंता अर्जुना सुखाची तीन रुपये आहे, म्हणून तुला जे म्हंटले होते ते सांगतो एक हे किरीटी जीवाला आत्म्याची भेट होते त्यावेळेस जो आनंद होतो त्याला सुख असे म्हणावे ते सुख तुला समजेल असे सांगतो जसे उत्तम औषध मात्रेच्या प्रमाणाने सेवन करावे अथवा रसाचे पुटे देऊन जसे कथलाचे रुपे करावे किंवा मिठाचे पाणी करणे असल्यास ज्याप्रमाणे त्याजवर दोन चार वेळ पाणी घालावे लागते त्याप्रमाणे सुखाचा यत्किंचित लाभ झाला असता तोच अभ्यास पुढे वाढवून जीवदशेचे दुःख जेथे नाहीसे होते ते आत्मसुखही गुणांच्या योगाने तीन प्रकारचे झालेले त्या एकेकाची लक्षणे तुला सांगतो जे आरंभी विषासारखे कडू परिणामी अमृतासारखे गोड आत्मविषय बुद्धि प्रसाद पास उत्पन्न सुख होता चंदना पास जर्पा ब्रह्मिका प्रतिबंध अरे स्वर्गे उत्तम भोग मिल प्रथम दस यज्ञा से महत्क है किल दशे मध्य मुला त्रास सहन कर पण दिवा लावणी झाल्यास प्रथम किंवा त्याप्रमाणे अर्जुनाची प्राप्ती करून घेण्याकरता यमदमादिक साधनांचे दुःख सोसावे लागते देहादिकावरील प्रीतीचा ग्रास करणारे असे अग्निप्रमाणे तीव्र वैराग्य जेव्हा उत्पन्न होईल तेव्हा ते स्वर्ग व संसार यांचे कुंपण उमटून टाकते तीव्र अशा ज्ञानाचे श्रवण व कठोर व्रताचर करताना जेथे बुद्धी इत्यादी निघतात सुशुमनाडीच्या तोंडाने प्राण व अपान या वायूंचा रोज करावा लागतो याप्रमाणे सुरुवाती जेथे महत्कष्ट चक्र पक्ष्यांच्या जोड्याची ताटातूट केली असता अथवा गाईला पान्हा फुटल्यावर कासेपासून वासरास माघारी ओढल्या असता किंवा शुधी पानावरून उठवून लावले असता अथवा आई पुढ़ून पुढ़ एक लेकरू का ओढ़ू ना कि मशा पढ़ले जसे दुख होते विषया घर सोड़ते वेस इंद्रिया युगंत ओढ़ाला प्रमाण दुख होते परन्तु वैराग्यसंपन शूर दे ही दुख सहन करता ज्याखा आरंभ कष्टमय है तो सहन करील जसा क्षीरा मंथन करतेसन केले त्याला अमृताचा लाभ झाला तसा परमसुरूपी शंभू जेव्हा आ करेल तेव्हा परिणामी ज्ञान रूप अमृताचा सोहळा भोगावे सापडतो हे पहा कि द्राक्षांचा आंबटपणा कच्चेपणे कोलित असतो परंतु तीच पिकल्यावर मधुर राहतात तसे वैराग्य आत्मप्रकाशाने पूर्णते साल्यावर मग तेथे वैराग्यात एक सर्व दुःखांचा नाश होतो समुद्रास गंगा मिळाल्यावर जशी सुखरूप होते तशी बुद्धी आत्म्याची ठिकाणी मिळाली असता तिला अद्वया अद्वयानंदरूपी सुखाची खाण उघडते याप्रमाणे ज्या सुखास वैराग्य हे मूळ असून आत्मानंद हा ज्याचा परिणाम हो त्या सुखाला सात्विक सुख असे म्हणतात जे विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगाने आरंभी अमृतासारखे गोड आणि परिणाम विशा विषासारखे कडू असते ते राजस सुख होय आणि अर्जुना विषय आणि इंद्रिये यांचा संबंध झाला म्हणजे दुथडी भरून जो सुखाचा पूर येतो अधिकारी आपल्या अधिकाराच्या गावी गेला असता जसा उत्सव होतो किंवा ऋण काढून लग्नाचा समारंभ करावा अथवा रोग व के कुपथ्यून ही जी गोड लागतात। कि बचना खाते वेस जसा गोड़ लगत सवतरा मैत्री जी प्रथम गोड गोड़े कि बाजार स्त्री मे वेश आचरण प्रथम सुखकर वाटते कि नटा आविर्भाव जसे आह्लादकारकतार तसे विषय और इंद्रिय जीवाला जे सुख होते परिणाम दुखदायक होते खडकावर साचलेल्या पाण्यात शुक्रादी तांदण्यांचे प्रतिबिंब पडलेले पाहून ती रत्ने आहेत अशा भ्रमाणे हंसाने त्यावर उडी घातली असता रत्नप्राप्ती न होता जसा तो प्राणास मुक्कतो अशी ज्या योगे सुक्रुताने मिळवलेल्या सुखाची जोड नाहीशी होते व जीवाचाही नाश होतो आणि विषय सुख मिळण्याकरता संपादलेल्या सर्व पुण्यरूपी धनाचाही नाश होतो आणि भोगलेले जे विषय तेही स्वभावाप्रमाणे नाहीसे होतात व दुःखाच्या राशीत लोणे हेच त्याच्या वाटेस राहते इहलोकी प्राप्त झालेले जे सुख त्याचा हा अशा प्रकारचा परिणाम होतो आणि ते परलोकी ही खरोखर विपरूपानेच फलप्रद होते जे इंद्रियांचे लाड पुरवण्याकरता धर्मरूपी मला त्यांचे स्वाधीन करतात ते धर्म जाळून इंद्रियाकडून विषयांचा सोहळा भोगवितात मग पातकास्थारा मिळून ती बलवान होतात व नरक प्राप्ती करून देतात ज्या इहलोकाच्या सुखाने परलोकी हासा असा घात होतो हे पहा जसे विष हे शब्दाने मात्र परंतु तसे सुख आरंभी पार्था हे सुख केवळ रजोगुणाचे बनलेले आहे म्हणून त्याला तू कधीही स्पर्श करू नको जे आरंभी व शेवटीही चित्ताला मोह उत्पन्न करणारे आणि निद्रा आळस व प्रमाद यापासून उत्पन्न झालेले ते तामसुख होत आणि आपेयपानाने अभक्षभक्षणाने व स्वैरिणी स्त्रीच्या संयोगाने उत्पन्न होणारे जे सुख किंवा दुसऱ्याचा घात करून अथवा दुसऱ्याचे सर्वस्व हरण करून किंवा भाटाच्या स्तुतिपाठाने जे सुख होते जे आळसाने किंवा निद्रेने वाढते आणि ज्या सुखाच्या आरंभेशी व शेवटी शे शे आपल्या कल्याणाची शे शुद्धी नसते ते सुख अर्जुना तामस असे ही गथा मी विस्ताराने सांगत बसत नाही कारण ती असंभाव्य आहे अशा प्रकारे मूल कामाच्या भेदाने फलरूप सुख हे तीन प्रकारचे झालेले आहे ते तुला यथाशास्त्र सांगितले सर्व जगतात लहान मोठ्या वस्तू ज्या आहेत त्यात एकही एक वस्तू करता कर्म व फल या त्रिपुटीशिवाय सापडणार नाही आणि अर्जुना पट जसा तंतूनही तयार केला आहे तशी ही त्रिपुटी पाहू गेल्या असता तीन गुणांनी भरलेली आहे कोणतीही सावर जंगम वस्तू या प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या तीन गुणापासून अलिप्त आहे अशी पृथ्वीवर मनुष्याधिकात व स्वर्गीय देवादिकातही दृष्टीस पडत नाही म्हणून तू हे लक्षात ठेव की प्रकृतीच्या गुणाने बद्ध न झालेली अशी कोणतीही वस्तू या लोके अथवा स्वर्गलोकी नाही लोकरी वाचून कावळा व वा माती वाचून गोळा कसा होणार अथवा पाण्या वाचून लाटा कशा होतील त्याप्रमाणे जीव मात्र गुणांच्या रचने वाचून या सृष्टीत मोकळी नाहीत यासह हे सर्व जग जगातील पदार्थ तीन गुणांनीच केवळ रचलेले आहेत असे समज या तीन गुणांची शक्ती इतकी आचाट आहे की त्याने एका देवाचे तीन देव केले आणि एका लोकाचे तीन लोक म्हणजे स्वर्ग मृत्यू आणि पाताळ असे गुणांनीच केले आणि चार वर्ण व त्यांची कर्मे निरनिराळी केली आहेत हे परंतपा ब्राह्मण क्षत्रिय वैश आणि शूद्र यांची कर्मे प्रकृतीजन्य गुणाने ने निरनिराळी केली आहेत ते चार वर्ण कोणते असे जर पुशील तर जात अग्रभागी ब्राह्मण आहेत दुसरे क्षत्रिय व वैश्य हे दोन वर्ण वैदिक कर्म करण्याचे अधिकारी असल्यामुळे ब्राह्मणातच घेतले आहेत हे धनंजया चौथा व शुद्र वर्ण त्याला वेदाचा अधिकार नाही तर त्याची सेवावृत्ती तीन वर्णांच्या आधीन आहे त्या ब्राह्मणादी तीन वर्णांच्या सेवावृत्तीच्या सानिध्याने शूद्रालाही चौथ्या वर्णात गणले जसा फुलांच्या संगतीने आतील दौऱ्यातही श्रीमंत श्रीमंत लोक वास घेतात तसे श्रुतीने ब्राह्मणांच्या संगतीने शूद्रांच्या वर्णात समावेश केला पार्था आता अशा चार प्रकाराने या चार वर्णांची व्यवस्था झालेली तर त्या त्या वर्णांची कर्मे कोणती ते भेद तुला सांगतो ज्या गुणाने ते चारी वर्ण जन्म मृत्यूंचे संकट चुकून ईश्वरा प्र, प्राप्त होतात आत्म्याची जी प्रकृती तिच्या सत्वादी गुणाने चार वर्णांना चार ठिकाणी कर्मे वाटून दिली ज्याप्रमाणे बापाने मिळवलेली संपत्ती मुलांना वाटून देतात किंवा सूर्य वाटसरूस त्यांचे त्यांचे मार्ग दाखवून देतो अथवा स्वामी सेवकास भिन्न भिन्न भिन व्यवहार सांगतो त्याप्रमाणे प्रकृतीचे जे गुण त्यांनी कर्माचा विस्तार करून त्यांची चार वर्णाच्या ठिकाणी वाटणी केली त्या ठिकाणी गुणाने आपल्या समविषम भागाने ब्राह्मण व क्षत्रिय हे दोन वर्ण उत्पन्न केले आणि रजगुण व सत्वगुण यांच्या मिश्रणाने वैश्यवर्ण उत्पन्न केला व रज आणि तम यांच्या मिश्रणाने शूद्र वर्ण उत्पन्न झाला अशा प्रकारे हे प्रबुद्धा एकरूपच अशा प्राणीमंत्रांच्या गुणाने चार प्रकारचा भेद केला आहे असे समज मग आपली ठेवलेली वस्तू जशी दिव्याच्या उजेडाने सहज दिसते तसे गुणाने वेगळे झालेले कर्म शास्त्रात स्पष्ट सांगितले सुलता सांगतो ऐक शम म्हणजे चित्ताचे नियमन द... <coughs> दम म्हणजे बाहेंद्रियांचे नियमन काही वाचिक व मानसिक त शुचिर शुचिरभूतपणा क्षमा सरळपणा शास्त्रज्ञान अनुभवज्ञान आणि श्रुतीस्मृतीविषयी श्रद्धा हे ब्राह्मणांचे सिद्ध कर्म होत तर प्रिया ज्याप्रमाणे आपले पतीशी एकांती ऐक्य पावते त्याप्रमाणे सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपल्या हातात घेऊन जी बुद्धी आत्मस्वरूपी मिळते असा जो बुद्धीचा लीनपणा त्याला शम असे म्हणतात तो सर्व गुणांमध्ये प्रथम असून त्याचपासून सर्व कर्मांचा आरंभ होतो आणि जो बाह्य इंद्रियांना विधीचा दंड करून अधर्माच्या मार्गाला कधी जाऊ देत नाही तो शमाला सहाय्य करता असा दुसरा दम गुण होय तो इंद्रियांना सुधर्माने चालवतो जसे षष्टी पूजनाचे रात्री दिव्याला विसंबत नाही तसे सर्व चित्तात ईश्वर स्वरूपाचा विचार करणे त्याला तप असे म्हणतात आणि हा ब्राह्मणकर्माचा तिसरा गुण आहे आणखी शौच म्हणजे पवित्रपणा हा निष्पाप असून दोन प्रकारचे मन हे शुद्ध भावनेने भरलेले असून सर्व शरीर सत्कर्माने सुशोभित आहे असा आंतरबाह्य शुचीपणा भरलेला आहे त्याला पार्था शौच असे म्हणतात तो ब्रह्मकर्मापैकी चौथा गुण होय आणि पृथ्वीप्रमाणे नेहमी सर्व दुःखे सहन करणे त्याला अर्जुना क्षमा व ब्राह्मण कर्मापैकी हा पाचवा गुण होय हा म्हणजे सप्तस्वरात पंचमस्वर जसा अतिमधुर आहे तसा होय आणि गंगेचा ओघ जरी वाकडा असला तरी ती ज्याप्रमाणे सरळच आहे किंवा उसाची पेरी जरी वाकडी असली तरी त्यांची गोडी ज्याप्रमाणे सारखीच असते त्याप्रमाणे आपल्याला त्रास देणाऱ्या जीवावरही अत्यंत प्रीती असणे यास अर्ज असे म्हणतात व ब्राह्मण कर्मापैकी हा सहावा गुण होय आणि माळी कष्ट करून पाणी झाडांचे मुळास लावतो त्याचे श्रम जसे फळे आल्यावर सार्थकी लागतात तसे शास्त्रोक्त आचरणाने ईश्वर प्राप्तीच व्हावयाची हे ज्याने समजते ते ज्ञान होय ते ज्ञान ब्रह्मकर्मापैकी सातवा गुण होय आणि त्याचप्रमाणे विज्ञानाचे लक्षण आहे तर शास्त्रविचाराने व ध्यानाच्या अभ्यासाने ईश्वर स्वरूपी जी बुद्धी सत्वसुद्ध शुद्धीच्या वेळी निश्चयाने मिळते तिला विज्ञान असे म्हणतात व ते ब्रह्मकर्मापैकी आठवे गुणरत्न होय आणि आस्तिक्य हा नववा गुण असे समज हे पहा राजमुद्रांकित मनुष्य कोणी असला तरी त्याची सर्व लोक सेवा करतात त्याप्रमाणे शास्त्राने जे मार्ग स्वीकारले आहेत ते मार्ग आदराने मानून त्याप्रमाणे आचरण करणे याला आस्तिक्य असे मी म्हणतो तो ब्राह्मण कर्मापैकी नववा गुण होय व याच गुणाने ब्राह्मण कर्म सर्व खरे होते याप्रमाणे क्षमाधिक नवगुण जेथे निर्दोष दृष्टी स्पर्धतात ते ब्राह्मणांचे स्वाभाविक कर्म आहे असे समज ब्राह्मण वर्ग केवळ नवगुण रूपी रत्नांचा रत्नाकर अथवा नवरत्नांचा हारच सूर्य जसा प्रकाश न टाकता प्रकाशाने युक्त असतो अथवा साफ्याचा वृक्ष त्याच्याच फुलाने जसा सुशोभित दिसतो अथवा चंद्र आपल्या प्रभेने जसा प्रकाशित असतो किंवा चंदन आपल्याच परिमळाने जसा चर्चित होतो तसे नवगुणरूपी दागिने हे ब्राह्मणांचे अव्यंग लेणे आहे व हे ब्राह्मणांचे अंग सोडून कधीच राहत नाहीत आता हे धनंजया क्षत्रियांना उचित जे कर्म ते बुद्धीच्या भूषारी न्यायचे पराक्रम तेज धैर्य दक्षता युद्धापासून परत न फिरणे दातृत्व आणि लोकांवर सत्ता चालवणे हे क्षत्रियांचे स्वभाव सिद्ध कर्म होय तर सूर्य हा प्रकारण्याकरता दुसऱ्याच्या सहाय्याची अपेक्षा करीत नाही किंवा सिंह आपल्या पराक्रमाला सोपत्या ते मदतीची गरज बाळगित नाही असा सहाय्यते वाचून जो स्वयंभू बळवान व शूर तो क्षात्र प्रकृतीचा पहिला गुण शौर्य होय आणि सूर्याच्या प्रकाशाने कोट्यवधी नक्षत्रे नाहीशी होऊन जातात परंतु चंद्रासह वर्तमान सर्व नक्षत्रे सूर्याचा लोप करण्याविषयी समर्थ होत नाहीत तसे आपल्या योग्य गुणाने सर्व जगाला आश्चर्य करण्यात लावतात व कसलाही प्रसंगाला तरी आपण घाबरत नाहीत असा जो प्रशंसनीय गुण तेज तो त्या क्षात्र प्रकृतीचा दुसरा गुण होय व हा त्याच प्रकृतीचा तिसरा गुण होय आकाशही कोसळून पडले तरी त्याचे मन व बुद्धी कसरत नाही त्याचे नाव धैर्य होय आणि पाणी कितीही कोल असले तरी कमल हे पाण्याला खाली टाकून वर येते किंवा आकाश हे उंचीविषयी सर्व पदार्थास जिंकते तशी नाना प्रकारचे प्रसंग प्राप्त झाले तरी पार्था फलरूप जो अर्थ त्याला बुद्धी जिंकते त्याप्रमाणे सावधगिरी ठेवणे याला दक्षता म्हणतात व तो चौथा गुण आणि अलौकिक पराक्रम हा त्याच प्रकृतीचा पाचवा गुण आहे सूर्यगमने जसे नेहमी सूर्याला सन्मुख असतात तसे शत्रूच्या समोर नेहमी असणे अगोदर गरोदर स्त्री पती समागमास जसे प्रयत्न करून चुकवतोय तसे शत्रूला रणांगणात पाठ दाखवण्याचे तो चुकवतो तसा क्षात्र प्रकृतीच्या गुणामध्ये हा पाचवा गुण इंद्राप्रमाणे श्रेष्ठ आहे असे समजतो जसा चार पुरुषार्थात भक्ती हा पुरुषार्थ श्रेष्ठ आहे आणि वृक्ष आपली पाने फुले फळे ही जशी वाचक अर्पण करण्यास तयार असतो अथवा परिबळाविषयी कमल जसे उदार असते अथवा जाला जितकी आवड असेल तितके त्याने चांदण्यांचे सुख घ्यावे तसे याचकास त्याचे इच्छेप्रमाणे देणे याला अमर्यादान असे म्हणतात ते क्षात्र प्रकृतीचे सहावे गुणरत्न हो आणि आज्ञेचे राहण्याने राहण्याचे एक स्थान क्षत्रिय होय आपल्या हस्तपादाधिक अवयवांचे चांगले पोषण केले असता करून. वाट्टेल ते काम करून घेता येते त्याप्रमाणे प्रजेचे प्रेमाचे पालन केले असता सर्व प्रजा आनंदाने आज्ञापालन करतात प्रजेला उत्तम रीतीने वागवणे यालाच ईश्वर भाव असे म्हणतात तो या ठिकाणी सर्व सामर्थ्य वास करते तो या क्षात्र प्रकृतीच्या सर्व गुणांचा राजा असा सातवा गुण होय अशा शौर्य आदी करून सात गुणांनी जो पुरुष विशेष अलंकृत आहे तो सप्तर्षीच्या सात चांदण्याने आकाश शोधते त्याप्रमाणे शोभतो अशा प्रकारे या सात पवित्र गुणांनी या जगा या जगात जे कर्म पवित्र झालेले असते ते क्षात्र प्रकृतीचे स्वाभाविक कर्म होय अथवा असा जो पुरुष तो क्षत्रिय नसून सत्वरूप सोन्याचा मेरूच होय म्हणून तो सप्तगुणरूपी स्वर्गाला धारण करतो किंवा सप्त गुणरूपी समुद्राने वेष्टित केलेली क्षात्र प्रकृती रूप पृथ्वी हो अथवा सप्तगुणरूपी औघाने क्षात्र क्रियारूपी गंगा ही क्षात्र प्रकृती धारण करणाऱ्या या महोदधीला मिळून शोधते या सर्व गोष्टी राहू देत क्षात्र प्रकृतीची शौर्यादी गुणाद गुणात्मक कर्मे ही स्वाभाविक आहेत आता हे महामते वैश्य जातीला जे योग्य कर्म आहे ते तुला सांगतोय कृषि शेती गौरक्ष परिचर्या सेवा कर स्वभाव सिद्ध कर्म होीज नांगर इत्यादि साहित्य मिले पुष्कर नफा मिलने कि कृषि कर्म कर अथवा गायींचे संरक्षण करून किंवा सवंग वस्तू घेऊन महाग दराने विकून अर्जुना वैश्य जातीने या तीन प्रकारे कर्म करून निर्वाह करणे हाच त्यांचा स्वाभाविक धर्म होय आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण या तिन्ही वर्णास द्विज हे नाव आहे वस्त यांची सेवा करणे हा शूद्र वर्णाचा स्वाभाविक धर्म होय परंतु द्विजांच्या सेवे शूद्रांना दुसरे कर्मच नाही या प्रकारे करून चारी वर्णांचे कर्मे तुला सांगितले आपापल्या कर्माच्या ठाई जो तत्पर असतो त्याला ज्ञानिष्ठेला पात्र होण्याची योग्यता येते आपल्या कर्माचे ठिकाणी ती योग्यता कशी येते ते ऐक आता या चार वर्णापैकी निरनिराय उचित कर्मे तुला स्पष्ट करून सांगतो ज्याप्रमाणे कर्णादी इंद्रियांना शब्दाधिक विषयच उचित होत अथवा मेघा पसंद पडलेल्या उदकास योग्य स्थान नदीच होय आणि अर्जुना नदीस उचित स्थान समुद्र तसे वर्णाश्रम धर्माप्रमाणे जे आवश्यक कर्म केले असता गौर अंगास जसे ते गोरेपण शोभा देते तशी त्या वर्णाला अत्यंत शोभा येते हे विरोधतमा स्वभावजन्य कर्माचे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आचरण करण्याविषयी आपली बुद्धी निश्चित करावी परंतु आपल्या असलेले रत्न जसे रत्नाबारख्याच्या हातून पारखून घ्यावे लागते तसे आपले स्वकर्म शास्त्राच्या आधाराने समजून घ्यावे अशी आपले जवळ दृष्टी असूनही दिव्यापासून तिचा उपयोग होत नाही आणि मार्ग न सापडला तर पाय असताही त्यांचा का उपयोग म्हणून जातीप्रमाणे जो जो योग्य अधिकार असेल तो आपण आपल्या शास्त्राप्रमाणे समजून घ्यावा मग अर्जुना दिवा जसा आपल्या घरातील ठेवा आपल्या डोळ्यास दाखवतो तो घेण्याविषयी प्रतिबंध असो तसे स्वभावता आपल्या वाट्यास आलेले व शास्त्राने खरे केलेले असे जे विहित कर्म त्याचे जो आचरण करतो पण आळस सोडून व फलेच्या टाकून मोठ्या हौसेने शरीराने जीव लावून त्या ठिकाणी जो आपला सर्व काळ घालवतो पाणी ओघात पडल्यावर जसे भलतीकडे जात नाही तसे त्याचे आचरण यथार्थास्त्र होते अर्जुना याप्रमाणे जो विहित कर्माचे स्वतः आचरण करतो तो पुरुष मोक्षाच्या अलीकडले जे द्वार वैराग्य तेथे प्राप्त होतो जो अकरण व निषिद्ध या कर्माचा संबंध होऊ देत नाही म्हणून आत्मप्राप्ती विरुद्ध जो संसार त्याच्या भयापासून मुक्त होतो तसेच चंदनाचाही खोडा पायात घालण्यास आणला तरी पाय अडकवून घेत नाही तसे काम्यकर्माकडे जो कौतुकानेही का पाहत नाही आणि दुसरे दे नित्य कर्म त्याचा फलत्याग ते केल्यामुळे तेही तो संपवतो म्हणून तो मोक्षाच्या शिवे जवळ प्राप्त होतो अशा युक्तीने कर्माते निरसन करून शुभाशुभ संसारापासून तो सुटतो व मोक्षाचे द्वार जे वैराग्य तेथे येऊन उभा जे वैराग्य सकळ भाग्याची सीमा होय व मोक्ष लाभाचा निश्चय अथवा कर्ममार्गाचे श्रम परिहार होण्याचे स्थान होय त्याला मोक्षफळ जामीन झालेले आहे किंवा जे सत्कर्म रूप वृक्षाचे भूलच होय त्या वैराग्याचे ठिकाणी साधक पुरुष भ्रमराप्रमाणे पाऊल ठेवतो आत्मज्ञान सूर्याचा उदय सुचवणारा अरुण असे हे वैराग्य आहे आत्मज्ञान रूप जे निधान ते ज्या वैराग्य रूप दिव्यांजनाने हातास येते ते दो जीवे भावे करून बुद्धीरूप डोळ्यात घालतो अर्जुना अशा प्रकारे विहित कर्माला अनुसर आचरण केप्ति की योग्यता प्राप्त होते है पांडवा विहित कर्म हाला कल्याण जिहाड़ा हो आचरण कर सर्वात्मक ईश्वर की सेवा हो संपूर्ण भोगी कर पतिवृता प्रिय पति क्रीड़ा करते तिच् आचरण स्थप मनावे कि आई वचन जगने दुसरे साधन च कल्याण होते सोधर माते आचरण कर सर्वती सहज राहित आचरण के दुसरा उपाय नहीं वो अशा निश्चया ने आचरण के जगन्नाथ जो ईश्वर अपने ओझे पड़ते अरे ज्याचे जे विहित कर्म नेमलेले आहे ते त्याने करणे हेच ईश्वराचे मनोगत आहे म्हणूनच ते कर्म केले असता निशय ईश्वर प्राप्त होतो दासी असूनही जर राजाच्या कसोटीस उतरली तर ती सर्वांची स्वामी होते किंवा स्वामी कार्यार्थ जो आपले डोके देणारा त्याला स्वामी जसा इनामपत्र करून देऊन आपले दप्तरी दाखला रा, दाखला ठेवतो तसे ईश्वराच्या मनोभावाप्रमाणे वागणे हीच त्याची परमते व्हावं हो, व या दुसरे कृत्य करणे ते अर्जुना वाणिज्य कर्माणच्या चेष्टा चालतात आणि ज्याने हे सर्व विश्व व्यापले आहे त्या ईश्वराला स्वकर्माने भजणाऱ्या मनुष्याला ज्ञाननिष्ठा योग्यता रूप सिद्धी मिळते म्हणून विहित कर्म केले म्हणजे कर्म ते कर्म केले असे नव्हे तर ज्या परमात्म्यापासून सर्व भूते उत्पन्न झाली आहेत त्याचे मनोगतच आपण पाळले जो परमात्मा अज्ञान रूपी चिंध्या गुंडाळून रूपी भावल्या तयार करतो आणि सत्व तम अशा तीन पदरी अहंकार रूप सूत्राने त्यानं खेळवतो दिवा जसा तेजाने आंतरबाह्य भरलेला असतो तसे ज्या परमात्म्याने हे सर्व जग आंतरबाह्य ओतप्रोत भरलेले आहे हे वीरा अर्जुना सर्वात्मक ईश्वरा स्वकर्मरूपी पुष्पाने पूजा के लिए ती पुजा परम संतोषकारकते योगाने आत्मराज प्रसन्न होता वैराग्य सिद्धिरूप प्रसाद जी वैराग्य दशा प्राप्त ईश्वरा छंद लगन हा सर्व संसार वमनप्राय भाजप्रे अपने प्रियपति का वियोगाने विरहीण स्त्री जीवंत रहने देखी नकोसे होते त्याप्रमाणे संसारातील सर्व सुखे त्याला खरोखर दुःखवतात ईश्वराचे प्राप्त होते अशी योग्य यास्तव ज्याच्या मनात मोक्ष प्राप्त व्हावा अशी इच्छा असेल त्याने स्वधर्माचे परम आस्थेने आचरण करावे स्वतःचा धर्म आचरण्यास कठीण असला तरी दुसऱ्याच्या धर्मापेक्षा मग तो आचरण्यास सोपा असला तरी श्रेष्ठ आहे स्वभाव नियत जे कर्म ते केल्याने मनुष्य पापाने लिप्त हो नाही अरे आपला धर्म जरी आचरण करण्यास कठीण असला तरी त्यापासून प्राप्त होणार त्यावर लक्ष ठेवले पाहिजे हे धनंजय कडुलिंबाचे से सेवन केल्यास जर आपल्याला सुख होत असेल तर त्याच्या कडूपणास कंटाळू नये केळ केळ विधी तिच्याकडे पाहून निराशा होते आणि अशा स्थितीतच जर ती तोडून टाकली तर तिच्यापासून उत्तम फल कोठून प्राप्त होणार त्याप्रमाणे स्वधर्म आचरण्यास कठीण आहे असे म्हणून जर त्याचा त्याग केला तर तो मु, अंतर राहतो आणि आपली आई जरी कुरु असली तरी ज्या तिच्या प्रेमामुळे आपण जगतो ते तिचे प्रेम काही वाकडे नाही एरवी दुसऱ्या स्त्रिया जरी रंभेहून सुस्वरूप असल्या तरी बालकाला त्या काय करायचे अरे पाण्यापेक्षा अमृत आहे आणि गुळ जो साऱ्या जगाला गोड आहे तोच त्या किड्याचा मृत्यू आहे म्हणून ज्याला ते विहित कर्म सांगितले आहे की ज्याच्या आचरणाने संसाराचे बंधन तुटते ते कितीही कष्ट साध्य असले तरी त्याने त्याचेच आचरण करावे पण तोच दुसऱ्याचा धर्म उत्तम म्हणून जर का त्याचे आचरण केले तर पायाने चालण्याचे काम डोक्याने केल्याप्रमाणे होऊन उलट ते दुःखाला मात्र कारण होईल याकरता जा आपल्या जाती स्वभावानुसार आपल्या वाटेस कर्म आलेले आहे त्याचे जो आचरण करतो त्याने कर्मबंधाला जिंकले तो कर्म कर्मबंधनापासून मुक्त झाला आणि म्हणूनच अर्जुना परधर्माचा त्याग करून स्वधर्माचे आचरण करण्याविषयी नियम नको का करायला तर आत्मा जोपर्यंत कर्म करण्याचे राहील काय नाही ते अवश्य केलेच पाहिजे आणि कर्म करायचे म्हटले म्हणजे प्रथम कष्ट आहेत हे कोणत्या स्वभाव सिद्ध कर्म त्या मते जरी दोष असला तरी ते सोडू नये कारण जसा धुराने आग्नी व्यापलेला आहे तसे सर्व कर्मांचे आरंभ दोषाने व्यापलेले याकरता कोणतेही कर्म केले तरी जर प्रारंभी आयास पडतात तर स्वधर्माचे आचरण केले असता दोष का लागेल अरे सरळ वाटाने नि, वाटेने चालायचे झाले तरी पायाला शिण द्यायचा आणि आठ भटकायचे झाले तरी ती स्थिती अर्जुना तेव्हा वाटेने जाताना पदरात शिळा किंवा शिदोरी हो हे दोन्ही जरी बांधली तरी ओझे सारखेच होते परंतु जे विसाव्याचे ठिकाणी सुखकर होईल ते घ्यावे बाकी धान्याने भूस काढताना श्रम सारखेच पडतात अथवा खाण्याकरता किंवा होम करता मांस शिजवण्याचे श्रमही सारखेच आहेत हे विचक्षणा दही किंवा पाणी यांच्या घुसवण्याचे श्रम सारखेच अथवा वाळू किंवा तीळ घाण्यात जाण्याचे श्रम सारखेच हे बघे ना नित्य होम देण्याकरता किंवा लग्नाची बायको किंवा एखादी खर्च लागतो तर मग एखादी स्त्री जवळ ठेवून अपकिर्तीचा डाग का लावून घ्यावा अरे आपला शत्रू पाठीस आला असता त्याने जर अतिशय लगत केलेली आहे आणि आता मरण चुकतच नाही असे जर आहे तर त्याच्या समोर उभे राहून दोन हत्या करून येत कुरुस्त लागतो तर तिने आपला पती व्यर्थ सोडला नाही असे नाही त्याप्रमाणे पाहिजे ते कर्म केले असताही जर दुःख सोसावे लागते तर बापा स्वधर्माचरण कठीण असे कोणत्या तोंडाने म्हणता येईल हे पांडुसुता ज्या अमृत सेवनाने अमरत्व प्राप्त होते त्याच्या अल्प प्राप्ती करताही सर्व सुख खर्च करू नये आणि ज्या विषाचे सेवन केले असता सर्व सुखाचा नाश होऊन आत्महत्येचे पातक लागते ते विष विकत येऊन का प्यावे त्याप्रमाणे इंद्रिया हो आयुष्याचे दिवस खर्च करून पापाचा संचय कर केले असता दुःखा असून दुसरे फल आहे काय म्हणून स्वधर्माचेच आचरण करावे तो आपल्या श्रमाचा परिहार करून उचित अशा परम पुरुषार्थाची सर्वश्रेष्ठ मोक्षाची प्राप्ती करून या करता स्वधर्माचे आचरण सोडू नये ज्याप्रमाणे संकट समय हे सिद्ध मंत्र विसरू नये अथवा समुद्रात पडलेले नाव सोडू नये किंवा महारोग्याने दिव्यौषधीचा त्याग करू नये त्याप्रमाणे स्वकर्माचे आचरण सोडू नये मग हे कपिध्वजा याच स्वकर्मरूप महापूजेने संतुष्ट झालेला ईश्वर तम रज या गुणांचा नाश करून आपल्या उत्कंठऱ्या शुद्ध सत्व सत्वगुणाच्या मार्गावरतो आणि संसार व स्वर्ग हे काळ कुटविषाप्रमाणे आहेत असे वाटावे लावतो नंतर पूर्वी वैराग्य या शब्दाने संसिद्धी या शब्दाते ते वर्णन केले ते आपले वैराग्य रूपस्थान त मिळवते मग ही वैराग्य भूमिका जिंकल्यावर जी त्याची योग्यता होते किंवा पूर्णत्वास पावलेल्या त्या पुरुषाला कशाचा लाभ होतो ते आता सांगतो